पुस्तक मनूबा व चित्राणी चारू लेखक साणे गुरुजी वाचक विद्यापाटील गोष्ट पहिली जन्मभूमीचा त्याग बहुळा नदीच्या तीरावर सायगाव म्हणून एक गाव होता गाव मोठा सुखी व समृद्ध होता गावात नाना प्रकारचे धंदे चालत शेतकरी विणकरी रंगारी पिंजारी सोनार सुतार लोहार कुंभार सर्व प्रकारचे लोक होते गावात भांडण बहुधा होत नसे मारामारी होत नसे कोणी कोणाचा हेवादेवा करीत नसे सारे गुन्ह्या गोविंदाने नांदत सायगावची एक विशिष्ट परंपरा होती त्या गावचे लोक कधी राजाकडे न्याय मागण्यासाठी जात नसत पाप करणारा असेल त्याला देव शिक्षा करीलच असे ते म्हणत पाप करणाऱ्याचे मन त्याला खातच असते आणखी त्याला शिक्षा कशाला असेही कोणी म्हणत जर गावात अपराध झालाच तर सारे लोक देवळात जमत कोणी अपराध केला त्याची चौकशी होई अपराध करणाऱ्याचे नाव देवासमोर सांगण्यात येईल त्याला दुसरी शिक्षा नसे गावातील सर्व लहान थोरांना अपराध करणाऱ्याचे नाव कळे त्याच्याकडे सारे लोक हा तो अपराधी अशा दृष्टीने बघत ही शिक्षा सायगावात विनु व मनु दोघे मित्र होते विनुला मनू शिवाय करमत नसे व मनुला विनू शिवाय मनू एकटा होता त्याचे आईबाप मरण पावले होते त्याची लहान बहीण होती या बहिणीवर त्याचा फार लोप परंतु ती बहिणी देवाघरी गेली मनूला अपार दुःख झाले जीवनात त्याला अर्थ वाटेना कोणासाठी जगावे का जगावे ते त्याला कळेना परंतु विनु विनूमुळे तो वेडा झाला नाही मनु विनकार होता विन्याची कला त्याच्या बोटात होती धाकटी बहीण होती तेव्हा तिच्यासाठी तो विनी पैसे मिळून बहिणीला नटवी पुढे मागे बहिणीचे लग्न करावे लागेल त्यासाठी तो पैसे साठवी परंतु बहीण देवाकडे निघून गेल्यावर मनू फारसे काम करीत नसे देवाने त्याच्या जीवनाचे वस्त्रजणू दुःखाचे विनले होते ते दुःखाचे वस्त्र पांघरून मनू घरी कोपऱ्यात बसे विणू येई तेव्हा मात्र जरासा हसे असे काही दिवस गेले एकदा काय झाले त्या गावात एक परका पाहुणा आला त्याच्याजवळ बरेचसे पैसे होते विणूला पैसे पाहिजे होते विणूच्या मनात पाप आले त्या श्रीमंताचा खून करावा असे त्याच्या मनात आले शेवटी त्याने संधी साधून त्या श्रीमंताचा खून केला त्याची पिशवी त्याने लांबविली परंतु खून पचवायचा कसा विनूने रक्ताने माकलेला सुरा मनूच्या उशाशी ठेवून दिला मनु झोपलेला होता विनू मुकाट्याने आपल्या घरी जाऊन पडला सकाळ झाली प्रवासी मरून पडलेला दिसला सर्व गावभर वार्ता केली कोणी केला तो खून कोणी केले ते पाप मनु जागा झाला त्याच्या उशाशी रक्ताने माकलेला सुरा होता तो दचकला तो सुरा हातात घेऊन मनू वेड्यासारखा बाहेर आला लोक त्याच्याकडे पाहू लागले हा पहा लाल सुरा रक्ताने रंगलेला सुरा कुणाचं हे रक्त कुठून आला हा सुरा माझ्या उशाशी कुणी ठेवला लाल लाल सुरा असे मनू बोलू लागला यानंच त्या प्रवाशाचा खून केला असेल आणि स्वतः सासूदपणा दाखवित आहे त्याला खून करून काय करायचं होतं देवाला माहीत एकटा तर आहे पैसे हवेत कशाला लोप का कुठं सुटतो असे लोक म्हणू लागले मनूला काही समजेना तो वेळ्याप्रमाणे बघू लागला मी कशाला कोणाला मारू मी आधीच दुःखाने मेलो आहे मला कशाचीही इच्छा नाही ना धनाची ना सुखाची कोणीतरी हा सुरा माझ्या उराशी आणून ठेवला असावा स्वतःचा पाप या गरीब म्हणूवर डकलीत तसावा, मनु म्हणाला त्याच्या म्हणण्याकडे कोणी लक्ष देईना शेवटी देवळात सारे लोक जमले मनू तेथे ते दुःखाने हजर राहिला तो खून केला असावा असे सर्वांचे मत पडले मनूची मान खाली झाली होती ईश्वराने त्याचे आईबाप नेले होते त्याची बहीण नेली होती आता त्याची अब्रुही परमेश्वर नेऊ पाहत होता जीवनातील सर्वात मोठी मौल्यवान वस्तू तीही आज जात होती मनूने विनुकडे पाहिले परंतु विनु त्याच्याकडे पाहि ना आपला मित्र आपण सहानुभूती दाखविल असे मनूस वाटत होते परंतु तीही आशा विफल होणार मनू उभारायला तो म्हणाला सर्व गावानं मला अपराधी ठरवलं आहे परंतु मी निष्पाप आहे इथं असलेल्या सर्वांना का मी खुणी आहे असं खरोखर वाटतं निदान माझा मित्र विनू तरी तसं म्हणणार नाही मित्र मित्राला ओळखतो माझा स्वभाव विनूला माहीत आहे विनू तुझं काय मत आहे ते सांग साऱ्या गावानं जरी मला दोषी ठरवलं तरी त्याची मला परवा नाही परंतु मित्र दोषीनं ठरव विनू तुझ्या डोळ्यांनाही मी खुनीच दिसतो का सांग तुझं मत सांग तुझ्या मताची मला किंमत आहे तुझ्यामुळे मी जगलो आहे या जीवनात तुझाच काय तो एक संबंध मला आहे विनू बोल माझ्याकडे बघ माझे हात कोणाच्या उरात भुसकतील का सुरा सुंदर वस्त्र विनणारे हे हात ते का कोणाचं जीवन वस्त्र कापून टाकतील शक्य आहे हे सांग मित्रा तुझं मत सांग तुला जे खरोखर वाटत असेल ते सांग विणू उभा राहिला तो म्हणाला मनु माझा मित्र आहे परंतु सत्याशी माझी अधिक मैत्री आहे सत्याला मी कधी सोडणार नाही मनू मनुष्याच्या मनात केव्हा काय येईल त्याचा नेम नसतो निर्मळ आकाशात केव्हा काळे ढग येतील ते काय सांगावं तुझ्या उशाशी सुरा होता तो का दुसऱ्यानं आणून ठेवला तूच तो खून केला असावास असंच मलाही वाटत, माझ्या मित्रानं खून करावा याचं इतर सर्वांपेक्षा मला अधिक वाईट वाटत आहे खुनी माणसाचा मित्र असं आता लोक मला म्हणतील व हिनवतील मनू केलंस तर केलंस परंतु पुन्हा निरपराधीपणाचा आव आणू बघतोस हे तर फारच वाईट हातून पाप झालं तर कदाचित दुःखाच्या लहरीत उदासीनच्या लहरीत वेडाच्या लहरीत केलं असशील हे पाप परंतु ते कबूल करून गावाची क्षमा मागण्याऐवजी तू दंब दाखवीत आहेस याला काय म्हणावं आपल्या मित्राच्या तोंडचे ते शब्द ऐकून मनुचे तोंड काळवंडले जिथे त्याची सर्व आशा तिथेच निराशा पदरी आली ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्यानेही आपल्याविषयी गैरसमज करून घ्यावा यासारखे दुनियेत दुसरे दुःख नाही तो सर्वांना प्रखर असा प्रहार असतो सभा संपली मनुला, खुनी मनु, मनु म्हणून संबोधण्यात येऊ लागले मनू घरातून बाहेर पडेना एके दिवशी रात्री सायगाव सोडून जाण्याचे त्याने ठरविले या जगात न्याय नाही सत्य नाही प्रेम नाही काही नाही जगात देव नाही धर्म नाही मरता येत नाही म्हणून जगायचे जग म्हणजे एक भयान वस्तू आहे असे त्याला वाटले मध्य समय सर्वत्र अंधार होता मनूच्या मनात बाहेरच्या अंधाराहूनही अधिक काळाकुट्ट अंधार पसरला होता परंतु तो उठला ते पूर्वजांचे घर सोडून तो निघाला जेथे आई आईबापाने त्याला वाढविले जेथे आपली पोरकी बहीण त्याने प्रेमाने वाढविली असे ते घर सोडून तो निघाला त्याला वाईट वाटले त्याच्या डोळ्यातून पाणी आले परंतु शेवटी प्रणाम करून त्याने घराबाहेर पाऊल ठेवले तो रस्ता चालू लागला बहुळा नदीच्या तीरावर तो आला त्या नदीत तो कितीदा डुमला असेल मित्रांबरोबर पोहला असेल बहुळेच्या काठी एका खडकावर तो बसला वरती तारे चमचम करीत होते मनूच्या मनात शेकडो स्मृती जमल्या होत्या हृदयात कालवा कालव होत होती मोठ्या कष्टाने तो उठला त्या मध्यरात्री बहुळेला प्रणाम केला आणि वेगाने निघाला लांब लांब जाण्यासाठी मनू निघाला जेथे त्याला कोणी खुनी असे म्हणणार नाही तेथे तो जावायास निघाला मातृभूमीला रामराम करून तो निघाला